दुसर दिवी प्रसाद सेवन कर दुपार नजय कुमार्थ श्री राधाकंत मठपस्थित गोपाल गुरु गोस्वामी महाप्रसाद सेवा करून त्यांची प्रतीक्षा करीत होते श्री ध्यानचंद्र गोस्वामी जवर बसु उपासना पद्धती लिखित होते त्यावेळी गुरु गोस्वामींचे दर्शन अतिवपूर्व होते संन्यासवेश ललाटावर ऊर्ध्वपुंड्र तिलक सर्व अंगांवर श्री नामाक्षर हरी नामाक्षर, गळ्यात जाड जाड तुळशीच्या चार माळा हातात जपमाळ दोन्ही नेत्र ध्यानाच्या आवेशात अर्ध्व अर्ध्वमुद्रित अधूनमधून नेत्रप्रांतापासून वक्षस्थळापर्यंत लांबस लांब अश्रुधारा मधून मधून हा गौरांग हा नित्यानंद असे उच्चारण करून उसासे भरित रोदण काहीसे स्थूल शरीर उज्ज्वल शामवर्ण कदलीच्या वल्लकाला वल्लकला सणावर बसलेले काही दूरवर दोन खडावा तथा जवळच जलपूर्ण कमंडलू हे सर्व पाहून विजय आणि प्रजनाथाच्या हृदयात एक अभूतपूर्व श्रद्धाभाव निर्माण झाला त्या दोघांनीही साष्टांग प्रणाम केला आणि खूप वेळेपर्यंत जमिनीवर तसेच पडून राहिले विजय आणि ब्रजनाथाची विद्वत्ता अनेक अनेक शास्त्रांची पारदर्शिता वैष्णवता पाहून तथा श्री नवदीप धामवासी जाणून मठातील सर्व लोक त्या दोघांचा या दोघांचा आदर करीत असत आज त्यांच्या वैष्णवचित भाव पाहून गुरु गोस्वामींनी त्यांना उठवून प्रेमाने आलिंगन करीत रसप्रसंग उपस्थित केला गोस्वामींनी प्रेमपूर्वक म्हटले आज मी तुम्हाच अणुभाव आधी समजावून रसत प्रवेश करवितो विभाव अणुभाव सात्विक आणि व्याभिचारी या चार प्रकारच्या सामग्रीपैकी मी विभावतत्वास काल सांगितले आहे आज सर्वप्रथम अनुभवाची व्याख्या करीत आहे सावधानतेने ऐका ज्यात आणि ज्याद्वारे रतीविभावित उद्दीप्त होते त्यास विभाव म्हटले जाते म्हटले आहे आता ज्याद्वारे त्या रथीचा बोध करविणाऱ्या चित्ताची भावांची अनुभूती होते चित्तातील भावांची अनुभूती होते त्या उद्ध त्या उद्भाव उद्भाव स्वरनामा लक्षणास अनुभव म्हणतात दुसऱ्या शब्दात चित्ताच्या भावास प्रकाशित करणारे कटाक्ष रोमांच आदी कृतीस अनुभव म्हणतात ते बाह्य विकारांप्रमाणे प्रकाशित झाल्यावरही चित्ताच्या भावास प्रकाशित करणारे असतात नृत्य विलु विलुंठन पृथ्वीवर पडून गडबडा लोळणे गाणे जोरजोरात रडणे शरीर वेडेवाकडे करणे हुंकार भरणे जांभई देणे दीर्घश्वास लोकापेक्षेचा त्याग लोक काय म्हणतील याची परवानं करणे लाळं टपकणे अट्टहास जोरात हसणे घृणा घुर्णा चक्कर येणे आणि उचकी या बाह्य विकारांद्वारे भावसमूह प्रकाशित होतात ब्रजनाथ हे भाईय विकार आंतरिक स्थायी स्वभावाच्या रसास्वादनाची प्रकारे पुष्टी करतात दुसरे म्हणजे आतून रसास्वादन झाल्यावर हे अणुभावसूतसमूह शरीरात बाहेरून प्रकाशित होतात म्हणून हे स्वयं पृथक सामग्री कशी आहे कशी झाले गोस्वामी बाबा तू यथार्थ न्यायशास्त्र पंडित आहेस तुझ्याप्रमाणे सूक्ष्म प्रश्न विचारणारा मी आज तागायत पाहिला नाही जेव्हा मी श्री पंडित गोस्वामींकडे रसाशास्त्राचे रसशास्त्राचे अध्ययन करीत होतो तेव्हा माझ्यात सुद्धा ठीक असेच वितर्क उत्पन्न झाले होते परंतु श्री गुरुदेवांच्या कृपेने हा संदेह दूर शीघ्रात्पर्य असे आहे की जीवाच्या शुद्धसत्वात जी चित्ताची क्रिया आहे ती जेव्हा विभावित उद्दीप्त होऊन क्रियेची सहाय्यता करते तेव्हा त्यात एक असे स्वाभाविक वैचित्र्य उत्पन्न होते जे चित्तास विभिन्न प्रकारे प्रफुल्लित करते चित्त फुल्लित झाल्यावर बाह्य शरीरावर देखील त्याचे काही विकार प्रकाशित होतात या बाह्य विकारांना अनेक विकार प्रकारचे असतात चित्ताच्या नृत्य करण्यासोबतच शरीर देखील नृत्य करू लागते चित्त गाऊ लागल्यावर जिव्हा देखील गाऊ लागते अशा प्रकारे दुसऱ्या विकारांसंबंधी सुद्धा जाणायला हवे परंतु उद्भवस्वर क्रियाच मूळ क्रिया नाही आहे उलट चित्ताच्या विभावास पोषक जो अनुभव उत्पन्न होतो तोच उद्भावस्वराच्या रूपात शरीरात व्याप्त होतो चित्तात स्थायी स्वभाव विभावाद्वारे भावित झाल्याबरोबर चित्ताची द्वितीय क्रिया अनुभवाच्या रूपाने कार्यरत होते म्हणून अणुभाव एक पृथक सामग्री आहे जेव्हा ती गीत आदींद्वारे प्रकाशित होते तेव्हा ती शीत म्हणवली जाते आणि जेव्हा ती नृत्य आदींद्वारे प्रकाशित होते तेव्हा तिला क्षेपण म्हणतात शरीराची प्रफुल्लितता रक्तोदगम अस्थि अस्थिसंधिवियोग हाडांचे परस्पर विलग होणे संधिकर्षण हाडांमधल्या ग्रंथी संकुचित पावणे आदी आणखीनही अनेक प्रकारची प्रकारची अनुभव लक्षणे आहेत परंतु ही अनुभव लक्षणे क्वचितच पाहिली जातात म्हणूनच त्यांच्याविषयी सांगितलेले नाही प्राणेश्वरुन झाले आहेत ते साधक भक्तांमध्ये संभव नाहीत गुरु गोस्वामींच्या या गुढ उपदेशासून विजय आणि प्रजनात काही वेळेपर्यंत बिलकुल मौन राहिले मग म्हणाले प्रभो सात्विक भाव कशाच म्हणतात गोस्वामी कृष्णासंबंधी कुठल्या भावाद्वारे जेव्हा चित्त साक्षात रूपात अथवा काही व्यवधानासोबत विभावीत होते तेव्हा त्या चित्तास सत्व म्हणतात या सत्वाने जे भावसमूह निर्माण होतात त्यांना सात्विक भाव म्हणतात सात्विक भाव तीन प्रकारचे स्तिग्ध दिग्ध आणि वृक्ष ब्रजनात स्थिग्ध सात्विक भाव कशाच म्हणतात गोस्वामी स्थिग्ध सात्विक भाव मुख्य आणि गौण भेदाचे असतात जेव्हा साक्षात कृष्ण संबंधी मुख्य रथी चित्तावर आक्रमण करते तेव्हा मुख्य सिद्ध स्थिग्ध सात्विक भाव होतो स्तंभ स्वेदा मुख्य सात्विक भावा अंतर्गत येतात जेव्हा कृष्णासंबंधी रथी काही व्यवधानासोबत गौण रूपात चित्तावर आक्रमण करते त्यावेळी गौणसिग्ध सात्विक भाव होतो आणि स्वरेद हे दोन गौण सात्विक भाव आहेत आणि गौण रतीच्या क्रियेच्या अतिरिक्त इतर दुसरा भाव चित्तावर आक्रमण केल्यावर अनुगामी दिग्ध सात्विक भाव उदित होतो कंपच कंपच दिग्ध सात्विक भाव आहे जेव्हा रतीशून्य भक्त सदृश्य कुणी व्यक्ती कृष्णाच्या अति आश्चर्यजनक मधुर भावांविषयी ऐकून अत्यंत विस्मित होते आणि त्या तिच्या ठाई जो आनंद निर्माण होतो त्यातात रोमांच रुक्ष सात्विक भाव आहे ब्रजनात सात्विक भाव कसा उदित होतो गोस्वामी जेव्हा साधकाचे चित्त सत्वभावासोबत एक होऊन स्वतः प्राणाजवळ समर्पित करते तेव्हा प्राण विकारयुक्त होऊन शरीरात प्रचूर शोभ निर्माण होतो त्याच वेळी स्तंभ आदी विकार उत्पन्न होतात ब्रजनात सात्विक विकार किती प्रकारचे असतात गोस्वामी स्तंभ स्वेद, रोमांच स्वरभेद, स्वरू कंप वैवर्ण विषाद भय आणि क्रोध आदींद्वारे शरीरावर जो वर्णविकार होतो जसे मदिनता कृषता आदी अश्रू आणि प्रलय हे आठ सात्विक विकार आहेत प्राण एखाद्या अवस्थेत दुसऱ्या चार भूतांसोबत भूमी जल तेज आणि आकाश पंचमभूतांच्या रूपात अवस्थित राहतात आणि कधी कधी स्वप्रधान होऊन अर्थात वायूप्रधान होऊन जीवाच्या शरीरात विचरण करतात ज्यावेळी ते भूमिस्त असतात त्यावेळी स्तंभ जडता लक्षित होते जलाश्रित झाल्यावर अश्रू तेजस्त झाल्यावर वैवर्ण आणि स्वेद किंवा घाम लक्षित होतो जेव्हा तो आकाश मिश्रित होतो तेव्हा प्रलय अथवा मूर्छा होते तथा तो स्वप्रधान अस्तो तेवा मंद मध्य, मध्यव्र भेदाने रोमांच कंप आणि स्वरभेद विकार समूह प्रकाशित होतात हे आठही विकार बाहेर आणि आत दोन्हीकडे क्रियाशी राहिल्याने कधी भाव देखील म्हंटले जातात तर कधी अणुभाव देखील म्हटले जातात अणुभावसमूह केवळ बाहेरील शरीरावर क्रियाशील राहिल्याने सात्विक भाव म्हणविले जात नाहीत जसे नृत्य आदींद्व सत्वामुळे उत्पन्न भाव साक्षात क्रिया करीत नाहीत तर बुद्धीद्वारे उत्तेजित क्रिया करतात परंतु स्तंभ आदींमध्ये बुद्धीची अपेक्षा न करता सात्विक भाव साक्षात क्रिया करतो म्हणूनच अणुभाव आणि सात्विक भावास वेगवेगळे मानले गेले आहे ब्रजनात स्तंभ आधी गोस्वामी, हर्ष भय आश्चर्य अमर्ष खेद क्रोध ग्लानी यामुळे वाक आधीरहित जडते स्तंभ म्हटले जाते हर्ष भय आणि क्रोधादींमुळे शरीराच्या आर्द्रतेस अर्थात घामास वेद म्हटले जाते आश्चर्य हर्ष उत्साह आणि भयाने शरीरावर जी रोमावली उभी राहते तिला आश्चर्य तिला रोमांच म्हणतात विषाद विस्मय <coughs> विषाद विस्मय क्रोध हर्ष आणि भयाने वाणीचे गदगद होणे आदींमुळे स्वरभेद उदित होतो भय क्रोध आणि हर्ष आदींमुळे जे थरथर कापणे होते त्यास वेपथू म्हणतात विषाद रोष आणि भय आदींमुळे शरीरात जो वर्णविकार उत्पन्न होतो त्यास वैवर्ण म्हणतात हर्ष रोष आणि विषाद आदींद्वारे डोळ्यातून डोळ्यातून जे जल निघते त्यास आश्रू म्हणतात आनंदाचे अश्रू शीतल असतात आणि क्रोधाग्नीचे अश्रू गरम असतात सुख आणि दुःखाद्वारे चेष्टा शून्यता ज्ञानशून्यता जडता आणि जमिनीवर पडणे आदीच प्रलय म्हणतात सात्विक भाव सत्वाच्या तारतम्यानुसार उत्तरोत्तर धुम धुमाईत ज्वलित दीप्त आणि प्रदीप्त अशा चार प्रकारचे असतात उच्च उच्चिग भावसमूह क्रमशः उच्च अवस्था प्राप्त करतात रतीच सर्वानंद चमत्काराचा हेतू आहे रतीच्या अभावी वृक्ष आदींमध्ये चमत्कारितता नसते ब्रजनात प्रभो मोठ्या मोठ्या सौभाग्याने सात्विक भावसमूह उदित होतात परंतु नाटकात आणि संसारात आपल्या कार्यांच्या सिद्धीकरिता बरेच लोक या भावास दर्शवितात त्या लोकांच्या भावास काय म्हणावे गोस्वामी सरळ आणि शुद्ध भक्तीचे साधन करता करता स्वभावत जे सात्विक भाव प्रकाशित होतात ते वैष्णव भाव आहेत या व्यतिरिक्त जे सर्व भाव दिसून येतात त्यांना चार भागात विभक्त करावे चार विभाग असे आहेत रत्याभास सत्वाभास निसत्व आणि प्रतीप ब्रजनाथ रत्याभास कशाच म्हणतात गोस्वामी मुक्तीकामी पुरुषांना रत्याभास म्हणतात शंकर संन्यासी मध्ये कृष्णाच्या लिलात श्रवण करून जो भाव उत्पन्न होतो त्यास रत्याभास म्हणतात ब्रजनाथ सत्वाभास कशाच म्हणतात गोस्वामी स्वभावत शिथिल हृदयात कृष्णकथेत श्रवण करून आनंद आणि विस्मय आदींचा आभास उदित झाल्यावर सत्वाभासचा उदय होतो जरण मी मांसकां जरण मीसक आणि साधारण स्त्रियात कृष्णकथा ऐकून जो भाव उदित होतो त्या गोस्वामी निसर्गवशत पिछेल ओले आणि गिळगिळीत अथवा घास घसरण्याजोगे अंतकरण आणि नाट्य अभिनय तथा कार्यसिद्धीकरिता जे लोक अभ्यास करतात त्यांच्यात जे पुलकाश्रू आदी उदित होतात त्यांना आहेत परंतुद्वारे आ... असा काही अभ्यास करतात की बोलता बोलता असे काही रडू लागतात जसे काही ते स्वाभाविकपणेच रडत आहेत परंतु त्यांचे रडणे संपूर्णपणे दिखाऊ असते अशी माणसे निसर्गताच पिछलताह अंतकरणाची असतात ब्रजनात प्रतीप कशास म्हणतात गोस्वामी कृष्णाप्रती प्रतिकूल कृतीतून उत्पन्न क्रोध भय आदींद्वारे जे भावाभास आदी प्रकाशित होतात ते प्रतीप भावाभास म्हणविले जातात याचे उदाहरण सहज आहे ब्रजनात प्रभो विभाव अनुभव आणि सात्विक भावास समजलो त्याबरोबरच सात्विक भाव आणि अनुभवातील भेदही समजलो आता करावे। भाव तेहतीस आहेत। हे तेहतीस भाव विचारण करतात म्हणूनच त्यांना व्याभिचारी म्हणतात ते वाणी अंग आणि सत्वाद्वारे सूचित होऊन संचारित होतात अत यांना संचारी भाव म्हटले जाते हे स्थायी भावरूपी सागरात लाटेप्रमाणे लाटांप्रमाणे उठून समुद्राला उंच करून पुन्हा त्यातच मग्न होतात तेहती संचारी भाव असे आहेत निर्वेद खेद वा उदासीन दैन्य ग्लानी श्रम मद गर्व शंका त्रास भय आवेग उद्वेग उन्माद अपस्मृती व्याधी मोह मृत्यू आलस्य चाड्य पिडा अवहित्ता गोप भावगोपन स्मृती वितर्क चिंता मती धृती हर्ष उत्सुकता उग्रता अमर्ष, असुया चापल्य निद्रा आणि बोध काही संचारी भाव स्वतंत्र आहेत आणि काही परतंत्र आहेत परतंत्र संचारी भाव वर आणि आवर भेदाणे दोन प्रकारचे आहेत स्वतंत्र संचारी भावसमूह रतीशून्य रत्यानुस्पर्श आणि रंध भेदाने तीन प्रकारचे असतात हे समस्त भाव विपक्षीचा प्रयुक्त झाल्यावर प्रातिकूल्य आणि अनौच्चित्य भावाने दोन प्रकारचे असतात या सर्व भावांच्या चारदशा असतात उत्पत्ती संधी शावल्य आणि शांती ब्रजनात भावो भावो उत्पत्ती सहजच समजून घेता येते भावसंधी कशाच म्हणतात गोस्वामी जेव्हा एक समान अथवा भिन्न भिन्न प्रकारचे दोन भाव परस्पर मिलित होतात तेव्हा त्या मिलनास भावसंधी म्हणतात इष्ट जात जडता आणि अनिष्ट जात जडता एकाच वेळी उदित झाल्यावर ते दोन भिन्न प्रकारच्या भावांचे संधीस्थळ असते ब्रजनात भाव शाबल्य कशाच म्हणतात गोस्वामी बऱ्याचशा बऱ्याचशा भावांच्या परस्पर सम्राद्ध ठेला ठेली संघर्ष एकमेकांस दाबून ठेवित प्रकाशित होणे भावशाबल्य म्हणतात कृष्णासंबंधी ऐकून कमसास क्रोध आणि भय होतो हे भावशाबल्याचे उदाहरण आहे ब्रजनाथ भावशांती कशाच म्हणतात गोस्वामी अत्यंत प्रबळतेस प्राप्त झालेल्या भावाचे विलीन होणेच भावशांती म्हणविले जाते कृष्णास आसपास न पाहून ब्रजवासी मोठे चिंतित झाले अगदी त्याचवेळी कृष्णाची वंशीध्वनी ऐकून त्यांची चिंता शांत झाली अर्थात दूर झाली ही विषादाची शांतिदशा आहे ब्रजनाथ याविषयी जर आणखीन काही गोष्टी जाणण्यायोग्य असतील तर कृपया सांगाव्यात गोस्वामी हे तेहतीस व्याभिचारी भाव एक मुख्य स्थायी भाव आणि सात गौण स्थायी जे नंतर सांगेन असे एकूण 41 भाव शरीर आणि इंद्रिया युक्त करतात म्हणून या भावजनक चित्तवृत्ती आहेत अर्थात या भावांच्या जनक त्यास उत्पन्न करणाऱ्या आहेत ब्रजनात हे कोणत्या कोणत्या भावांचे जनक आहेत गोस्वामी हे अष्टिक भाव तथा विभावांतर्गत अनुभवांचे जनक आहेत गोस्वामी यापैकी काही भाव स्वाभाविक का आहेत आणि काही आगंतुक ज्या भक्तांचा जसा ताई स्वभाव स्थायी भाव असतो तोच त्यांचा स्वाभाविक भाव आहे व्याभिचारी भावसमूह साधारणपणे आगंतुक असतात ब्रजनात सर्व भक्तांचे भाव समान असतात का गोस्वामी नाही भक्त विविध प्रकारचे असते विविध प्रकारचे असतात म्हणून त्यांचे मनोभाव देखील विविध प्रकारचे असतात जसे मन असते त्यानुसार भावोदय भावोदयाचे सुद्धा तारतम्य असते मनाच्या गरिष्ठ लगिष्ट आणि गंभीर या तीन भेदांनुसार भावोदय तीन प्रकारचे असतात परंतु अमृत स्वभावत सदैव द्रविभूत असते कृष्णभक्तांचे चित्त स्वभावत अमृता समान असते आज येथे समाप्त करतो उद्या भावाची व्याख्या करीन विजय आणि प्रजनात साष्टांग प्रणाम करून श्री गुरुगोस्वामींची आज्ञा घेऊन आपल्या स्थानी परतले सव्वीस स... अध्याय समाप्त